वाल्मिकी रामायण अयोध्याखंड सर्ग बेचाळीसावा राम चाला असताना त्याच्या त्याच्यामुळे उठणारी धूळ जोर दिसत होती तोवर दशरथानं तिकडे लावलेले आपले डोळे काढले नाही जोवर राजा आपल्या अत्यंत धर्मनिष्ठ प्रिय पुत्राला पाहत होता तोवर त्याचे धरणीवरील अस्तित्व पुत्र दर्शनाच्या निमित्ताने जणू वाढले जेव्हा रामाची धूळ सुद्धा राजाला दिसेनाशी झाली तेव्हा तो आर्त आणि विषण होऊन धूमीवर पडला त्याच्या उजव्या बाजूने पत्नी कौसल्यात होते मात्र सुंदरांगी कैकेई त्याच्या मागुन चालले होते नीती धर्म विनय याने संपन्न असलेला राजा त्या कैकेला पाहून व्यथित अंतकरणाने म्हणाला कैके पापिणी माझ्या अंगाला स्पर्श करू नको तू माझी भार्या नाहीस माझी आपबी नाहीस तुझे तोंड मी पाहू इच्छित नाही जे तुझ्यावर अवलंबित आहेत त्यांचा माझा काहीही संबंध नाही तू केवळ स्वार्थीस धर्म सोडून वागणारेस तुझा मी त्याग करतो तुझा जो हात मी हाती घेतला आणि अग्निभोती प्रदक्षिणा घातली ते सर्व मी या लोकी आणि परलोकी टाकून देत आहे राज्य कधी क्षीण न भरताला आनंद झाला तर पित्याला उत्तर क्रिया म्हणून जे तो देईल ते मला मुळीस न मिळव मग झुळेने माखलेल्या राजाला वर उठवून शोकाने सुकून गेलेली राणी कौशल्या परतली से त्या धर्मात्म्याचे मन ब्राह्मणाची जाणून बुजून हत्या करावी किंवा अग्नीला हाताने स्पर्श करावा त्याप्रमाणे रामाची आठवण काढीत अनुताप करू लागले मागे वळून वळून रामाच्या वाटेकडे पाहून यातनाप्रमाणे अशोभनीय झाले आठवण करीत आर्थ होऊन विलाप करू लागला नगराच्या सीमेवर मुलगा पोहोचला असेल असे मनात आणून तो म्हणाला त्या माझ्या बाळाला घेऊन जाणाऱ्या श्रेष्ठ अश्वांची पावले रस्त्यावर दिसत आहेत कोणतो महात्मा मात्र दिसत नाही जो चंदनाचा लेप लावून सुखाने उशावर डोके टेकून झोपायचा तो माझा पुत्रोत्तम एखाद्या दगड उशा घामेजून जाऊन शुष्कारे टाकणाऱ्या हत्तींच्या कळपातल्या नर हत्तीप्रमाणे बिचारा धुळीने माखून भूमीवरून उठेल खरोखर लोकनाथ असून अनाथासारख्या उठून चालणाऱ्या दीर्घबाहू वनात फिरणारी माणसेच आता पाहते खरोखर सदाकाची प्रिय पुतून वाट काढीत श्रमून जाऊन वनातून चाले तिला वन काय ठेवू श्वापदांच्या भयानक अंगावर काटा उभा करणारे आरोळे ऐकून ती खरोखरच भयभीत होऊन जाईल काही काही झाली तुझ्या इच्छा पूर्ण विधवा होऊन राजे घेऊन बैस त्या पुरुष व्याघ्रा वाचून मी आता जगणेच शक्य नाही लोकाने राजा अशा रीतीने विलाप करीत जणून स्मशानातून स्नान करून आल्याप्रमाणे त्या उत्तम गुण उत्तम पण अशुभ गृहात शिरला नगरीतील चौक आणि चौकापर्यंत लागलेल्या घरांच्या रांगा निर्मनुष्य झाल्या होत्या बाजारांचे कट्टे झाकले होते नगरी उदास स्मरान आणि दुःखाने आर्थ झाले होते मोठमोठ्या रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती ती सगळी नगरीत अशी पाहून राजा एका रामाचे चिंतन करीत आणि विलाप करीत सूर्य जसा समुद्रात तसा आपल्या गृहात ते गृह राम लक्ष्मण सीता यांच्याविणा गरुडाने सर्प काढून घेतलेल्या निश्चल सरोवराप्रमाणे झाले होते सद्गतीत होऊन विलाप करीत राजा हळू उच्चारलेल्या चटकन न सुमळणाऱ्या आणि बाहेर न उमटणाऱ्या आवाजात दीनपणे म्हणाला राममाता कौशल्याच्या घराकडे मला लवकर घेऊन चला रे दुसरीकडे कुठे सुद्धा माझ्या मनाला स्वस्थता मिळायची नाही राजान म्हटल्यानंतर दारावरच्या सेवकांनी त्याला पडलेल्या स्थितीतच कौसल्याच्या भवनात नेऊन ठेवले कौसल्याच्या गृहात प्रवेश केल्यानंतर त्याचे मन अस्वस्थ राहिले दोघे आणि सून ज्या घरातून गेले ते घर राजा चंद्र नष्ट झालेल्या आकाशासारखे भासले ते घर बघताच वीरवान राजा हात वर करून मोठ्याने आक्रोश करीत म्हणाला हाय हाय रामा आम्हा दोघांना तू सोडून गेलास ना रामाला परत आलेलं जे पाहतील त्याला जे आलिंगन देतील आणि एवढ्या काळपर्यंत जे पुरुषोत्तम जगतील ते धन्यवाद रात्र झाली दशरथाला ती काल रात्रीप्रमाणेच वाटली अर्ध्या रात्री दशरथ कौसल्यल्या म्हणाला कौसले तू मला दिसत नाहीस तुझा हात मला देमाच्या मागोमाग गेलेली माझी दृष्टी अजून परत येत नाही ग अंथरुण पडला असताना राजा केवळ रामाचं चिंतन करीत आहे असे पाहून देवी कौशल्या त्याच्याजवळ बसली आणि तिला अधिकच दुःखाचा उमाळा आला सुस्कार्य टाकी ते अतिशय विलाप करू लागले अयोध्याकांडाचा बेचाळीसावा सर्ग समाप्त